सूर्यपुत्र लोकमान्य व्यक्तिमत्व आणि लोकसंग्रह करारी गंभीर चेहरा पाणीदार डोळे आणि मोठा आवाज ही लोकमान्यांची विशेषता एकदा एकाला शब्द दिला की प्राण जाय परचनं जाय हा स्वभाव माणसांची उत्तम पारख आणि त्यांना न विसरणं ही खासियत ठकासी असावे ठक वाचा असावे वाचाळ हा लढाईचा समरस रामदासी पाया शत्रूने आपली शस्त्र बदलली की आपणही आपली बदलली पाहिजेत हे धोरण प्रत्येक माणसाशी हे बोलणारच आणि तेही त्याचा वकू ओळखून त्याला समजणाऱ्या भाषेत म्हणूनच त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली त्यांच्या भाषणाला हजारो लोकांची गर्दी असे त्यांच्या मिरवणुकीतही झुंडीच्या झुंडी लोटत त्या ते भाषणामध्ये तेज खरेपणा शब्दांचा साधेपणा विचारांचा पक्केपणा देशभक्ती मुद्देसुदपणा असे त्यामुळे त्यांच्या भाषणाचा थेट लोकांच्या हृदयावर परिणाम होई आणि भाषण कळण्यासही सोपे असे सुपारी चहा आणि पुस्तके ही तीन मोठी व्यसना रोज सकाळी तालीम केल्याशिवाय राहत नसत कॉलेजचं एक वर्ष बुडवून जी शरीरसंपदा कमावली ती एवढ्या व्यस्त आणि मनस्तापाच्या धकाधकीच्या आयुष्यातही कायम राखली बॅडमिंटन आणि टेनिस या खेळांना व्यायाम म्हणायला ते तयार नव्हते अडकितता नसला तर दातांनीच सुपारी फोडत एकोणीसशे साली रायगडावर शिवाजी महाराजांचा उत्सव करण्यात आला लोकमान्यानं बघायला काही मुलं आली तेव्हा लोकमान्य गंगासागर तलावात पोहत होते आणि तात्यासाहेब केळकर आंघोळ करून काठावर उभे होते त्यांच्या डोक्यावर छत्री होती लोकमान्यांनी त्या मुलांना सांगितलं की ही छत्री हातात धरायची आणि पायांनी पोहून तलाव पार करायचा मुलं पाण्यात उतरली पण अर्ध्या वाटेतून परतली मग लोकमान्य उतरले ते तलाव पार करून तर गेलेच पण पायांनी फक्त पोहत परत पण आले लंडनला जाताना बोटीतून जाताना बॉम्ब हल्ला झाला तर लाइफ बोटीत उतरायचं आणि बोट सोडून वलवत लांब जायचं असं सर्वांना सांगितलं गेलं तेव्हा लगेच ते प्रात्यक्षिक करून बघण्यात पहिले पाण्यात उतरले ते लोकमान्य वर आल्यावर इतरांनाही ते करायला लावलं आयत्यावेळी जमणार कसं आधी शिकून अभ्यास झालाच पाहिजे ना एकदा त्यांचे शाळेचे ड्रिल मास्टर गंगाधरराव दीक्षितांकडे आगरकर टिळक आणि विष्णूशास्त्री ही सगळी मंडळी काही कारणाने जेवायला गेली तिथे जेवताना आग्रह सुरू झाला त्यातच मग कोण लाडू त्यातच मग कोण लाडू जास्त खातो याच्यावर पैजही लागली लोकमान्यांनी एकदा सगळ्यांना शाळेत अकरा वाजता पोचायची आठवण करून दिली पण कुणीच ऐकायला तयार नाही झालं मग लोकमान्यही त्या पैजेत उतरले आणि अर्थातच पैज त्यांनीच जिंकली त्यांनी एकवीस लाडू खाल्ले आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्याने 20 लाडू जेवणानंतर सगळे गारद झाले जे मोजके जेवले होते त्यांच्यातलेही काही ढेपाळले काही तिथेच झोपले शाळेत मात्र त्या दिवशी आपल्या मोठ्या आवाजात फक्त लोकमान्यच वर्गावर शिकवत होते आणि जे शिक्षक आले नाहीत त्यांचाही वर्ग घेत होते विष्णूशास्त्री शाळेत आले आणि त्यांनी हे दृश्य बघितलं ते म्हणाले चला जोपर्यंत टिळक आहेत तोवर शाळा बुडत नाही त्या दिवशी पैसेचे जे पाच रुपये लोकमान्यांना मिळाले त्यातून शाळेसाठी खेळाचं सामान आणलं गेलं त्यांनी त्यांच्या मुलांसाठीही घरातच व्यायामशाळा तयार केली होती एक तालीम मास्तर ठेवला घरातल्या प्रत्येकावर बारीक लक्ष मुलांची नखही तपासत अभ्यास कसा चाललाय त्यावर लक्ष ठेवत मुलांना घोड्यावर बसण्याचं शिक्षण मिळावं म्हणून घरात तट्टूही ठेवलं होतं मुलांच्या अभ्यासाची खोली त्यांच्या अभ्यासिकेच्या जवळच होती मुलं दुपारी त्यांच्याच खोलीवरून जेवायला आत जात तेव्हा प्रत्येकाला विचारत आज फुकटचं जेवण जेवणार की मेहनतीचं म्हणजे अभ्यास केलाय की नुसते गिरायला तयार घरी असायची वेळ थोडीच असे पण असले की तेवढ्या काळात मुलांना वेगवेगळ्या विषयावरची माहिती सतत देत मुलांना फोटोग्राफी शिकता यावी म्हणून त्यांनी कॅमेराही आणला अगदी मंडालेला असतानाही जी दर महिन्याला पत्र येत त्यात मुलांच्या अभ्यासाची चौकशी केलेली असे इतकंच नवे, तर मंडालेला मुलं त्यांना भेटायला गेली तर तुमच्या अभ्यासाची पुस्तकही बरोबर घेऊन या असं त्यांनी मुलांना कळवलं घरात सर्व मुलांनी दूधच पियायला पाहिजे असा, असा दंडक होता स्वत मात्र चहा पित असत तेव्हा मुलांनी तक्रार करत तुम्ही चहा पिता तर आम्हाला का दूध असं विचारलं तर म्हणाले बाप दारू पित असला तरी मुलांनी दारू पिऊ नये त्यांचा वामन नावाचा मुलगा लहानपणीच वारला त्याला जुलाबाने हैराण केलं होतं त्यातच तो जिन्यावरून खाली गडगडत आला त्या रात्री घरातला मोठा भाचा त्याला फेऱ्या मारत निजवायचा प्रयत्न करत असताना त्याचा प्राण गेला भाच्याने लोकमान्यांना उठून ते दाखवलं लोकमान्यांनी त्याला हाळूच आईच्या गादीवर ठेवून यायला सांगितलं सकाळी सत्यभामाबाई उठल्या आणि बाळाला झोप लागलेली आहे ला हे पाहून झोपला वाटतं असं म्हणाल्या तेव्हा इच्छा असल्यास पुन्हा जन्मास येण्यासाठीचीही नीज असेल एवढंच लोकमान्य त्यांना म्हणाले तेव्हा त्या माऊलीला सत्य कळलं आपल्या मुलांना त्यांनी एकच सल्ला दिला होता तुम्हाला जे काही करायचं असेल ते मनापासून करा किंबहुना जे मनापासून आवडत असेल तेच करा तुम्ही चांबड्याचे जोडे विकलेत तरी माझे अजिबात हरकत नाही पण मग लोकांना जोडे म्हटलं की मात्र तुमचंच नाव आठवलं पाहिजे जसं चहा म्हणजे लिप्टन आणि बिस्किटं म्हटलं की हंटले पामर प्रत्येक जण आपली मनोवृत्ती पाहून असा आपल्या आवडीचा धंदा करू लागला तर राष्ट्राची उन्नती व्हायला हातभारच लागेल संध्या संध्यासुद्धा कराच असा आमचा आग्रह नाही पण संध्या करणं म्हणजे मन काही विच म्हणजे मन काही क्षण विचार शून्य करणं ते कोणत्याही मार्गाने करा पण दिवसातून एकदा मन विचार शून्य करा किंवा एकाग्र करा म्हणजे मग मनशक्ती वाढते आणि आपल्यालाच त्याचा फायदा होतो मीही दिवसातून एकदा ते करतोच त्यांचं काम अतिशय व्यवस्थित असे पत्राची घडी अशीच पडली पाहिजे पाकिटावर स्टॅम्प असाच लागला पाहिजे इथपासून त्यांच्या पुस्तकांची काळजी ते स्वतःच घेत घरातली पुस्तक म्हणजे केवळ त्यांचा प्राण होता ती कुठे आणि कशी ठेवायची तेही तेच ठरवत कुणाला पुस्तक लागलं तर स्वतःच उठून काढून देत त्यांची झोप ही सुद्धा त्यांच्या ताब्यात असे आता मी झोपतो असं म्हणून ते जेव्हा झोपत त्यानंतरच्या दुसऱ्या मिनिटाला ते घोरायला लागलेले असत आणि ज्या वेळेला उठायचं असेल त्याच क्षणी उठत लोकांचे चेहरे लक्षात ठेवण्यात त्यांचा हात धरणारा कुणी नव्हता त्यांच्याभोवती नेहमी गुप्तहेरांचा सोळसुळाट असे त्यांच्या जेवणा खाण्याची सोयही तेच करत एकदा एक, एक गुप्तहेर त्यांच्या पाठोपाठ सिंहगडावर पोचला तेव्हा त्याला पाहिल्याबरोबर तू अमुक गावी अमुक वेळेला मला नमस्कार करायला आला होतास ना असं विचारल्याबरोबर तो परत निघून गेला त्यांच्या मुलीच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे पंक्तीत बसवण्याचं काम ते स्वतः करत होते तेव्हा त्यांनी ज्या लोकांना वेगळे काढून त्यांची स्वतंत्र पंगत बसवली ते झाडून सारे गुप्तहेर होते लोकमान यांनी त्यांना खड्यासारखं वेचून काढलं होतं पोलिसांकडून सरकारला त्यांच्याबद्दल काय रिपोर्ट जातो याची त्यांना खडानखडा माहिती असायची नव्हे कधीकधी त्याची अस्सल कॉपीही असायची एवढं त्यांचंही हेर खातं सशक्त होतं इसवी सन एकोणीसशे सतरा अठरा मध्ये राधाबाई आपटे नावाच्या बाई त्यांच्या कीर्तनं सुद्धा नावाच्या पुस्तकावर अभिप्राय मागायला गेल्या त्यांना पाहून लोकमान्य त्या बाईंना म्हणाले मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय असं वाटते एकोणीसशे साली बेळगावला पाहिलंय असं वाटते भास्करराव ओंकार तुमचे कोण बाई थक्क होत म्हणाल्या ते माझे वडील मग लोकमान्यांनी त्यांचं पुस्तक ठेवून घेतलं आणि उद्या अभिप्राय लिहून ठेवतो उद्या असं सांगितलं लोकमान्य अत्यंत विनोदी होते एकदा त्यांच्या मुलीने एक तस्वीर तयार केली त्यात मध्यभागी लोकमान्यांचा फोटो आणि बाजूने छोटे छोटे शंख शिंपले लावले आणि ती वडिलांना दाखवायला गेली त्यावर लोकमान्या तिला म्हणाले मध्ये मोठा शंख आणि बाजूने छोटे शंख का सकाळी सकाळी निहारीला बसली की मुलांना म्हणत तुम्ही निहारीला हे खाता मी रोज काय खातो सांगा बरं मग पेपर वाचताना म्हणत मी रोज कुणाच्या ना कुणाच्या शिव्या खात असतो ते लंडनला असताना त्यांची मुलाखत ब्रिटन अँड इंडिया नावाच्या साप्ताहिकाच्या प्रतिनिधीने घेतली होती तेव्हा त्यांनी सांगितलं खरं तर मला ज्ञानदान फार आवडतं तोच उद्योग म्हणून मला स्वीकारायचा होता पण राजकारणात पडावं लागलं त्यानंतर मी जेलमध्ये गेलो का गेलात माझ्या वृत्तपत्रात मी कोल्हापूरच्या राजांना त्यांचे कारभारी वाईट रीतीने वागवतात असं लिहिलं मग शाळा सुरू केली पण सरकारी ग्रांट घेऊ नये या माझ्या मतामुळे मी शाळा सोडली 1890 नव्वदमध्ये मी केसरी जनजागृतीसाठी सुरू केला आणि त्याचा खप वाढल्यामुळे मला राजकारणात पड़ाव लागला। स्वराज्य मिळाल्यावर मुलांना गणित शिकवायचं आणि डिफरन्शियल कॅल्क्युलसचा अभ्यास करायचा हे त्यांचं स्वप्न होतं अंगात ताकद भरपूर चिवटपणे काम करण्याची क्षमता प्रचंड एकदा एका विषयाच्या मागे लागले की बारा तेरा तास त्यात घालवत असत कहर झाला होता तो मुंबई काँग्रेसच्या परिषदेला सलग 36 तास त्यांनी काम करून स्वतःच एक विक्रम केला अशावेळी त्यांना जेवण खाणंही सुचत नसे त्यांना चहा विचारायचं धाडसही कोणाला होत नसे त्यांची लोकप्रियता वर्णनातीत होती कारण प्रत्येकाला ते निस्सीम देशभक्त आहेत आपल्यासाठी तुरुंग सोसतात ते चारित्र्यवान आहेत समाजासाठी कळकळीने काम करतात हे माहीत होते त्यामुळे विद्वानापासून सामान्य अशिक्षितांपर्यंत ते सर्व प्रिय होते लोक झुंडी झुंडीने त्यांच्या दर्शनासाठी खोळंबत तेव्हा कितीही रात्र असली जागरण झालेलं असलं तरी लोकांसमोर जाऊन त्यांचं समाधान करीत असत प्रवासाला निघाले की प्रत्येक स्टेशनवर लोक हजाराच्या संख्येने त्यांच्या दर्शनासाठी खोळंबलेले असत तेव्हा मा लोकमान्य डब्यातून खाली उतरत त्यांच्यासमोर उपदेशाचे चार शब्द बोलत आणि मग परत गाडी सुटे एकदा एका युरोपियन माणसाने त्यांच्या डब्यातून प्रवास करत असताना त्यांच्या गळ्यातला हार वास घेण्याच्या निमित्ताने मागून घेतला आणि हळूच आपल्या खिशात ठेवला ते प्रवास करतील त्या गाडीच्या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट विकण्यात येऊ नयेत असा फतवा सरकारने काढला कारण होतं गाडीतल्या इतर युरोपियन प्रवाशांना त्यांचा त्रास होतो त्यावेळेच्या प्रवासात एका स्टेशन मास्तरने आपला राजीनामा लिहून ठेवून सगळ्यांना तिकिटं वाटली लोकमान यांच्या गाडीने फलाटावर प्रवेश केला आणि लोकमान्य महाराज की जय या घोषणेने आसमंत दुमदुमला अशी लोकप्रियता नंतर महात्मा गांधींना आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना मिळाली रँडच्या खुनानंतर लोकमान यांच्यावर खटला भरण्यात आला तेव्हा त्याच्या निकालाच्या दिवशी लोकांचे थवेच्या थवे मुंबई हायकोर्टाच्या दारात जमू लागले संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हजारो लोक लोकमान्यांचं दर्शन एक क्षण तरी व्हावं म्हणून न कंटाळता तिथे उभे राहिले निकालही लागत नव्हता पोलिसांनी कैद्यांना न्यायची काळी गाडी दुपारपासूनच मुख्य धारासमोर आणून ठेवली होती अखेर वरच्या मजल्यावरून काही लोक खाली येऊ लागले आणि लोकमान्यांचं दर्शन घेण्यासाठी सगळे उतावे झाले पण वस्ताद इंग्रजांनी लोकमान्यांना समुदायाचा रोष टाळण्यासाठी न्यायमूर्तींच्या मागच्या बाजूला वाटोळे छोटे जिने आहेत त्या मार्गाने खाली नेऊन वेगळ्याच गाडीने तुरुंगात नेलं होतं सरकार अशा वेळी मुद्दाम चार पाच मार्गांच्या अफवा पसरून लोकांना गोंधळात टाकत असे रामजी शिंदे जेव्हा तुलनात्मक अभ्यासासाठी ऑक्सफर्डच्या मँचेस्टर कॉलेजला जायचे होते तेव्हा लोकमान्यांना भेटायला गेले खर तर ते लोकमान्यांचे विरोधक पण वैचारिक लोकमान्यांनी त्यांना सांगितलं आमच्या हिंदू तत्वज्ञानात द्वैत अद्वैत असे आणि शैव वैष्णव शाक्त असे जे पंथ माजले आहेत त्यांनी आपली दृष्टी विकृत होऊ न देता त्यांचे ऐतिहासिक महत्वही कमी होऊ न देता उपनिषेद काळात हिंदूंची जी निर्भय स्वतंत्र दृष्टी होती तीच राखून पाश्चात्य आचार विचारांशी त्याची तुलना करण्यास शिका एकदा अमरावतीला गेले मित्राच्या घरी उतरले होते तिथे एक शेतकरी खूप दूरवरून त्यांचं दर्शन घ्यायला आला बाहेरची माणसं त्याला आत सोडेनात गलका ऐकून लोकमान्य बाहेर आले त्या शेतकऱ्याची चौकशी केली त्याचं पीक काय शेती केवढी वगैरे प्रश्न विचारून समाधान करून पाठवलं त्यांच्याशी बोलायला गावातली उच्चभ्रू माणसं खोळंबली होती त्यांना म्हणाले शेतकरी हा आपल्या देशाचा आत्मा आहे यांच्यावरचा मलिनपणा दूर केला तरच या राष्ट्राचा उद्धार आहे यासाठी शेतकरी आपला आणि आपण शेतकऱ्याचे असं वाटलं पाहिजे शेतकरी धन्य होऊन परत गेला स्वराज्याची चळवळ खेडोपाडी नेण्यासाठी ते भाषण करीत हिंडत तेव्हा ऐकणारी माणसं कशी आहेत याचा आधी अंदाज घेत एकदा चिकोडीला त्यांचं भाषण झालं दुसऱ्या दिवशी तात्यासाहेब केळकर बाबुराव गोखले हे आंघोळीसाठी विहिरीवर चाललेले असताना त्यांना एक शेतकरी दिसला तात्यासाहेबांनी त्याला भाषणाला काल आला का होता काय असं विचारल्यावर तो हो म्हणाला तेव्हा कशावर होतं रे भाषण असं विचारल्यावर स्वराज्यावर म्हणाला म्हणजे काय रे वर उत्तरला म्हणजे आपल्या गावचा मामलेदार नाही तर कलेक्टर तुमच्यावर जुलूम करत असतील तर त्याच्या जागी आपल्याला हवा तो नेमता यावा याचा अर्थ स्वराज्य एमे करत असताना लोकमान्य भाड्याच्या खोलीत मित्रांबरोबर राहत होते लोकमान्याचा एक मित्र शीतज्वराने खूप आजारी पडला त्याची काळजीपूर्वक सेवा केली तरच तो वाचेल अशी स्थिती होती लोकमान्याने या मित्राची अहोरात्र जागून इतकी काळजी घेतली आणि शुश्रुषा केली की फुलाहून कोमल असं त्यांचं मन होतं याचा प्रत्यय पण त्यांच्या या प्रयत्नांना यश न येऊन तो मित्र अंत्यसंस्कार सुरू झाले तेव्हा अचानक त्या ते शवाचा पाय बाहेर आला इतर सर्वांनी ते पाहिलं पण काय करावं ते सुचे ना आणि कोणाला धाडसही होईना पण त्या क्षणी लोकमान्य पुढे झाले तो भाग तोडला आणि परत सरणात टाकून दिला वज्रात कठोर म्हणजे काय याचंही उदाहरण त्यांनीच घालून दिला मनाची स्थितप्रज्ञा म्हणजे काय असं त्यांना विचारल्यावर म्हणाले आनंदाची गोष्ट घडली तर त्याने हुरळून जाता किंवा दुखाने गांगरून न जाता आपली आध्यात्मिक उन्नती करत राहणं त्यामुळेच राजद्रोहाचा खटला त्यांच्यावर भरला गेला तेव्हा दाजीसाहेब खरे त्यांच्यासाठी जामीन मिळवायच्या खटपटीत होते ते जेव्हा जामीन मिळून लोकमान्यांना भेटायला तुरुंगात आले तेव्हा लोकमान्यांना गाढ झोप लागली होती अमुक गोष्टीचा अमुक परिणाम होणार आहे हे मनाने घेतलं की त्याचा त्यांच्या मनावर बिल्कुल परिणाम होत नसे म्हणूनच ते गाड झोपले होते लोकमान्य विलायतेहून परतल्यावर पुणे शहरातर्फे त्यांना मानपत्र देण्याचा समारंभ करण्याचं ठरला। पण रँगलर परांजपे आणि इतर काही लोकांनी त्याला विरोध करायचं ठरवलं आहे हे लोकमान्यांच्या कानावर आलं तेव्हा त्यांनीच संयोजकांना बोलावलं आणि काय तयारी केली आहे असं विचारलं संयोजकांना काही सुचे परांजपे विलायतेहून आले तेव्हा त्यांच्यावर केसरीमधून लोकमान्यांनी टीका केली होती त्यामुळे परांजप्यांचा विरोध होता लोकमान्यांनी लगेच रचना केली विरोधकांना बोलू द्या म्हणून सांगितलं आणि लबाडीने त्यांना गोंधळ घालता येऊ नये म्हणून त्यांची बसायची व्यवस्थाही ठरवली त्या अग्रलेखामुळे परांजपे अजून नाराज असतील त्यांचं हे कोमल मन राजकारणात चालणार नाही म्हणाले राजकारणात दोन घ्यावेत आणि दोन द्यावेत या मताचा मी आहे असंही ठणकावून सांगितलं नामदार गोखले विलायतीहून आल्यावरही त्यांचाही मानपत्र समारंभ करण्यात आला त्यात लोकमान्यांनीच पुढाकार घेऊन समारंभ घडवला होता याचीही आठवण त्यांनी संयोजकांना करून दिली आणि त्यानंतर त्या विरोधकांनाच पत्र लिहिलं मानपत्र देणे हा एक शिष्टाचार आहे तो शहरातर्फे दिला जातो मी गेली चाळीस वर्षे या शहराची सेवा केली आहे हिंमत असेल तर सभेला येऊन मला विरोध करून दाखवा तुरुंगात राहत असताना कैद्यांच्याही गळ्यातले ताईत झाले कारण तिथेही ते त्यांच्या कल्याणाचा हिताचाच उपदेश करत असत राजद्रोहाची शिक्षा झाली तेव्हा त्यांना कैद्याचा पोशाख दिला गेला आणि जाड भाकरी लोकमान्य म्हणाले भारतातल्या अर्ध्या जनतेला ही भाकरीसुद्धा मिळत नाही ते दिसले की कैदी उठून उभे राहायचे गुन्हे करून आलेले काही कैदी तिथेही जेलतचे ऐकायचे नाहीत पण एकदा लोकमान्यांनी त्या कैद्यांना आधीच गुन्हा करून आला आहात आता आणखी कशाला वाईटपणा घेता नियमाप्रमाणे वागा असं म्हटल्यावर ते नीट वागायला लागले अंतर्बाह्य सोज्वळ आणि निष्कलंक चारित्र्य ही लोकमान्यांची मोठी संपदा त्यांच्याकडे एकदा एका मातब्बर माणसाच्या बाई खालच्या कोर्टातला निवाडा घेऊन आल्या लोकमान्यांचे चिरंजीव विश्वनाथ त्यांना घेऊन लोकमान्यांकडे आले दीड तास लोकमान्य त्यांचे कागद चालत होते त्या बाईंना प्रश्न विचारत होते पण एकदाही त्यांनी बाईंकडे पाहिलं नाही पुण्यात असताना गुप्त पोलीस खात्यातल्या एका अधिकाऱ्याने एका बाईला लोकमान्यांकडे पाठवलं ती बाई एक विशिष्ट प्रकारची किल्ली घेऊन आली होती ती लोकमान्यांना म्हणाली की माझ्या स्वप्नात आंबाबाई आली आणि मला म्हणाली की ही किल्ली ज्याच्याजवळ असेल तो स्वराज्य मिळवेल तेव्हा ती तुमच्याकडे असू द्या तेव्हा लोकमान्याने तिला म्हटलं की तुम्ही मला बहिणीसारख्या आहात ही किल्ली तुमच्याकडेच असू द्या तुम्हा स्वराज्य मिळालं तर आम्हालाही मिळाल्यासारखंच आहे आम्ही तुम्हाला आमच्या राणी सरकार करू म्हणजे झालं त्या बाईची पापी नजर त्यांना सावध करून गेली त्या किल्लीने आपल्या किल्ल्याला ती आग लावायला आलेली त्यांना लगेच उमजलं एकदा एका अडाण्याच्या इस्टेटीची व्यवस्था करण्याचं काम त्यांच्याकडे आलं त्याच्या दागिन्याची यादी करून सराफाला बोलावून त्याच्या किंमती करण्यात आल्या यातील काही दागिने तुम्हाला हवे असतील तर किंमत करून ठेवून घ्या असं सराफाने त्यांना सुचवलं तेव्हा लोकमान्यांनी त्याचा निषेध केला आणि लवकरात लवकर हे विष बाहेर घेऊन जा असं बजावलं त्या उलट कितिकांना आपल्या खिशातला पैसा देऊन मदत केली त्याला हिशेबच नाही सातारचे महाराज आबासाहेब पुण्यात वारले त्यांचे ऑपरेशन झाल्यावर दोन तीन वर्षे ते आजारी होते त्यांचा अंत झाला तेव्हा लोकमान्यांना त्यांची मिरवणुकीने अंतयात्रा काढावी असं म्हणत होतं पण कुटुंबियांना मात्र त्यांना माहुलीला अग्नि द्यावा असं वाटत होतं महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या जवळची मंडळी घाबरून गेली या परक्या ठिकाणी कुणाची मदत घ्यायची म्हणून लोकमान्यांकडे आली रात्री नऊ वाजताची वेळ होती लोकमान्य लगेच उठले सातारकरांचे एजंट डेप्युटी जज ल्युकस नावाचे होते त्यांच्याकडे गेले यांनीच लोकमान्यांना ताई महाराज खटल्यात शिक्षा सुनावली होती कॉफीची सोय केली स्पेशल डब्याची सोय ट्रॅफिक मॅनेजरकडून करून घेतली आणि त्या लोकांची सातारला रवानगी करून सकाळी आठ वाजता घरी परतले जागरण श्रम यांची तमा बाळगली नाही प्रत्येकाला मदत करायची ती स्वतः उठून करायची हाताखालच्या काम सांगून नाही हे त्यांचं विशेषत्व लोकमान्यांचा भादसा एकदा आगरकरांच्या भावाबरोबर नाटकाला निघाला केसरीसाठी नाटकाचे फुकट पास येत पण लोकमान्याने त्याला नििक्षून सांगितलं की कोणाचेही फुकट उपकार कधीही घेऊ नयेत शिवाय आम्हाला नाटकावर परीक्षण लिहावं लागतं तेव्हा ओशाळ गतीमुळे त्या उपकारामुळे खरं स्पष्ट लिहिता येत नाही पंजाबात एका वीरन वीरनवाली नावाच्या महिलेवर एका अँग्लो इंडियन अधिकाऱ्याने बलात्कार केला आणि तिच्या नवऱ्याने त्या गुन्हेगारावर कोर्टात खटला भरला हे ऐकल्यावर लोकमान्याचे डोळे लाल झाले आणि त्वेषाने ते उसळले आणि मग अत्यंत खेदाने म्हणाले ज्या देशातला पुरुष आपल्या पत्नीवर झालेल्या अत्याचारावर खवळून न उठता खटला भरतो त्या अर्थी स्वराज्य मिळणं अजून खूप दूर आहे पुण्यात अठराशे पंच्याण्णव साली प्लेगने कहर मांडला त्यात त्यांचा मोठा मुलगा विश्वनाथ आणि एक भातचा मृत्यू पावले पण लोकमान्यांची मनशांती आढळ राहिली जन्मणाऱ्याचा मृत्यू अटळ आहे हा गीतेचा संदेश ते कोळून प्याले होते मात्र या प्लेगने कहर केल्यावर त्यावरच्या उपचारांचं पुण्यात एक हॉस्पिटल सुरू झालं एकदा एक विधवा बाई त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बऱ्या झाल्या त्यांना घरी सोडताना त्यांच्याकडे बिलाची रक्कम चालकांनी मागितली बाईंना कुणीही नात्याचं नव्हतं आणि तीस रुपये बिल भरणे पैसाही नव्हता त्यामुळे चालकही त्यांना सोडेनात तेव्हा त्या ते बाई म्हणाल्या माझ्यासारख्या द्रौपदीची सुटका करणारा एकच कृष्ण तो म्हणजे लोकमान्य त्या असं म्हणत असतानाच लोकमान्य आणि बाळाजी पंत नातू तिथे आले त्यांना बाईंची हकीकत कळली लगेच लोकमान्यांनी आपल्या खात्यावर त्या बाईंचं बिल घ्यायला सांगून वर त्या अशक्त झाल्या आहेत त्यांना गाडी करून घरी पोचवा असं सांगितलं न्यू इंग्लिश स्कूल स्थापनेच्या वेळेचे त्यांचे सहकारी माधवराव नामजोशी शेवटच्या घटका मोजत असतानाची गोष्ट त्यांचा प्राण जाईना लोकमान्य आणि त्यांचे इतर सहकारी जवळच बसले होते पण कशात जीव अडकला आहे हे कुणालाच कळेना माधवरावांना बोलताही येत नव्हतं इतकी शेवटची घटका होती पण डोळ्यांमधून पाणी वाहत होता शेवटी लोकमान्यांनीच त्यांना असं का होतय असं विचारलं तर माधवरावांनी खुणेनेच माझ्या कुटुंबाची काळजी लागली आहे असं सांगितलं तेव्हा लोकमान्यांनी लगेच तुमच्या कुटुंबाची काळजी मी घेतो असा शब्द त्यांना दिला आणि लगेच माधवरावांचे प्राण पंचत्वात विलीन झाले त्यानंतर दिला शब्द लोकमान्यांनी खरा करून दाखवला इतका की मंढालेला जाताना तुमच्या दृष्टीने मी लांब जातोय पण नामजोशींच्या घरातल्यांना मी वाड्यातच आहे असं वाटलं पाहिजे इतकी त्यांची काळजी घ्या अशा सूचना दिल्या लोकमान्य त्यांच्याच व्यापात इतके अडकलेले असतानाही कृष्णाजी बल्ला देवल त्यांच्याकडे समस्या घेऊन गेले ती अशी की गायनशास्त्राचे आद्याचार्य भरतमुनींचा काल त्यांना निश्चितपणे कळत नव्हता देवलांनी आचार्य आणि त्यांचे शिष्य यांच्यातली रुख संवादात्मक भाष्ये लोकमान्यांना दाखवली आणि त्यावरून लोकमान्यांनी भरतमुनींचा काळ ख्रिस्तपूर्व पंधराशे वर्षेपूर्वीचा असला पाहिजे असा सप्रमाण असा निश्चित केला या त्यांच्या निर्णयामुळे प्राचीन संगीत कलेचा अभ्यास करणं सोपं झालं डोंगरीच्या तुरुंगात लोकमान्य आणि आगरकर होते तेव्हा आगरकरांना सगळे पदार्थ खाता यायचे नाहीत कारण त्यांना दम्याचा त्रास होता ते अनेक वेळा अर्धपोटी राहत आहेत हे पाहून लोकमान्यांनी तुरुंग विनंती करून आगरकरांना खाता येतील असे आपल्या वाटचे पदार्थ आगरकरांना द्यायला सांगितलं लोकमान्यांना कोणत्याही विषयाची माहिती नव्हती असं नव्हतं रेल्वेत नोकरी कर रे एक जोशी नवाचे गृहस्थले अपनी नौकरी सोड़ा होती वर्तमानपत्र का लोकमा थॉमस कुक कंपनी की महति दी अंपनी रेलवे का सलाह दिलाड़ कर ते भांडवल दयानी तैयारी ही दाखिल लोकमानक सलाह मगाला जाए समाधान परता मग पंचांग करते नाहीतर देवल सरकसवाले सरकशीतले सल्लेही लोकमान्य त्यांना देत त्या काळात शक्तीचे अचाट प्रयोग करणारे प्रोफेसर राममूर्ती नावाचे गृहस्थ पुण्यात आले त्यांची आर्थिक स्थिती मात्र अत्यंत दयनीय होती त्यांच्याजवळ कोणी चांगला मॅनेजरही नव्हता लोकमान्यांनी देवलांच्या मॅनेजरना पटवर्धनांना बोलावलं राममूर्तींना सबंध महाराष्ट्रभर फिरवून सर्व विद्यार्थ्यांसमोर त्यांचे प्रयोग करायचा सल्ला दिला आणि जागोजाग तालीमखाने उभे करण्याचा उद्योग करायला सांगितलं शिवाजी फंडाचे सार्वजनिक सभेचे खजिनदार सरदार बाळासाहेब नातू मुंबईत अत्यंत आजारी पडले ते त्या दुखण्यातून उठणार नाहीत हे लक्षात आल्याबरोबर लोकमान्य पुण्याहून तातडीने नातूंना बघायला गेले तोपर्यंत नातूंची शुद्ध गेली होती डॉक्टर शिखरे यांनी आता उद्या सकाळी ते शुद्धीवर आल्यावर पाहू असं सांगितलं आणि ते निघून गेले कागदांवर सह्या करण्या इतपत अवस्थेत राहण्यासाठी लोकमान्यांनी लगेच केसरीचे उपसंपादक लिमये यांना सकाळी शिखरे येण्यापूर्वीच ना नातूंना हेमगर्भाची आणि सूतशेखराची मात्रा देऊन ठेवण्याचं बजावलं दुसऱ्या दिवशी सकाळी वेदशास्त्र संपन्न काशीनाथ शास्त्री यांनी मात्रा ओगाळून घातल्या लोकमान्य आले डॉक्टर शिखरेही आले बाळासाहेब सह्या करण्या पूर्ण शुद्धीवर आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं आणि नातूंनी सह्या केल्या हेमगर्भ मात्रेचा उपयोग किती उत्तम होतो हे लोकमान्यांनी सर्वांना शिकवलं कारण ते लहानपणी बापूसाहेब मेहंद्रांकडे जायचे तेव्हा त्यांच्या कानावरही पडलं होत मंडलेहून आल्यावर प्रकृती सुधारण्यासाठी त्यांनी स्वतःच च्यवनप्राश घेण्याचं ठरवलं ती कामगिरी कृष्णशास्त्री कवड्यांवर सोपवली तरी स्वतः लक्ष घातलंच च्यवनप्राश तयार होईपर्यंत त्यावर बारीक लक्ष ठेवलं औषधही स्वतः आपल्या डोळ्या खालून घालून निवडली परत त्या वैद्यांना जीवक नावाच्या वैद्याची कथा सांगितली तो जीवक तक्षशिला नगरीत गुरुगृही गुरु राहून वैद्यकशास्त्र शिकत होता त्याचं अध्ययन पूर्ण झाल्यावर त्याची परीक्षा घेण्यासाठी गुरुजींनी गावाबाहेर हिंडून माहित नसलेली वनस्पती त्याला आणायला सांगितली जीवक पाच कोसाच्या आत हिंडला आणि अशी वनस्पती सापडली नाही म्हणाला तेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण झालंय असा गुरुंनी त्याला सल्ला देऊन घरी परतायची परवानगी दिली एवढ्या धकाधकीच्या लोकांनी वेढलेल्या आणि मनस्तापाने विचारविनिमयाने भरलेल्या दिवसात त्यांची विश्रांतीची गाठ कशी पडणार पण तर ती पडायची मुळातच कठोर असलेल्या त्यांच्या मनाची तरतरी कायम ठेवण्याची त्यांची तऱ्हा वेगळीच होती आणि ती त्यांनी साधनेनं आत्मसात केली होती रोज प्रातकाळी आंघोळीनंतर गायत्री मंत्राचा एकाग्रपणे जप करा म्हणजे तुमची बुद्धी सुईच्या आग्रहाप्रमाणे भेदक होईल आणि इतकंच नव्हे तर विशेष अभ्यासाने पुढे आत्मसाक्षात्कारही होईल असं ते तरुणांना सांगायचे रोज दुपारी दोन तास ते नेमाने झोपायचे हो म्हणजे मन रिकामे करून पडलेले असायचे त्याने मनाला आणि शरीराला विश्रांती मिळते आणि मग सगळा दिवस व्यवस्थित जातो हेच त्यांच्या ठणठणीत तब्येतीचं रहस्य होतं असं ते आवर्जून उपदेश करायचे भीष्मांचा दृढ आणि कृष्णाचा मुत्सद्दीपणा हे त्यांचे आदर्श होते गंभीर पांडित्यपूर्ण साहित्याचं वाचन हे त्यांचं वेळ होतं तासन तास ते देहभान विसरून वाचत बसायचे सात आठशे पानी पुस्तक ते दीड दोन तासात वाचून टाकत परत कुठल्या पानावर कुठला मजकूर आहे हेही सांगू शकत तुम्हाला हे सगळं कसं आठवतं असं विचारलं की म्हणत त्यात कठीण काहीच नाही एकदा का लेखकाच्या विचारांची आणि धोरणांची दिशा कळली की त्याच्या विचाराच्या साखळीतले सगळे दुहे कळतात मात्र त्यासाठी पुष्कळ ग्रंथाच्या पुस्तकाच्या वाचनानंतर आणि मननानंतर ते कळायला लागतं पहिल्या शिवाजी उत्सवाच्या वेची गोष्ट रायगडावर उत्सव साजरा करायचा असं ठरला रायगडाच्या पायथ्याशी मोठा तंबू लागला रायगडावर धान्य भांडी भांडीकुंडी वगैरे सामान नेण्यासाठी शेकडो शेतकरी वर खाली खेपा करून संध्याकाळी तंबूत परतले म्हाडातल्या धारप हर्डीकर वगैरे स्वयंसेवकांनी उत्साहाने तयारी केली संध्याकाळच्या सुमाराला लोकमान्य नारायण बापूजी कानिटकर माधव कृष्ण देशमुखांबरोबर आले आता रात्री लोकमान्य गड चढणार नाहीत अशी समजूत सर्वांची झाली पण लोकमान्यांसारख्या धडाडीच्या नेत्याला हे मुळीच पसंत पडलं नाही थोडी विश्रांती घेऊन रात्रीच गडावर जायचं आणि तिथे झोपायचं हो असं लोकमान्यांनी ठरवलं झालं रात्रीच्या अंधारात रायगड चढून जाण्याचं धाडस करायला शेकडो लोक लोकमान्यांमुळे तयार झाले मजुरांनी लगेच चुडी पेटवल्या चार पाच लोकांमागे एक चूडवाला अशी योजना झाली चार पाचशे लोक एकेका बरोबर गड चढायला लागले तो एक एकेरी रांग आणि मशालीचा उजेड यांचं मनोहर दृश्य तळावरचे लोक पाहत बसले शिवाजी महाराज की जय टिळक महाराज की जय या घोषणांनी आसमंत भारून गेला स्वराज्याच्या या मावळ्यांनी आपल्या नेत्यासह केलेल्या रणगर्जनांनी रायगड परत एकदा महाराजांच्या काळातल्या मोहिमांसारखा उजळून गेला उत्सव पार पडल्यावर लोकमान्य महाडास येईपर्यंत वाटेतल्या अनेक ठिकाणच्या वस्त्यांमधून लोकमान्यांचा सत्कार होत होत लोकमान्य अकरा वाजता रात्री महाडास पोहोचले तोपर्यंत बिरवाडीचे लोक त्यांची वाट पाहत बसले होते वास्तविक पाहता लोकमान्य इतके दमले होते की बिरवाडीच्या लोकांना हो म्हणणं शक्यच नव्हतं पण त्या लोकांच्या अति प्रेमाला बळी पडून त्यांनी मान्य केलं बिरवाडीच्या लोकांना उत्साहाचं उदाहरण आलं लगेच पंचवीस एक गाड्या बिरवाडीकडे सुटल्या दीड दोन वाजता पहाटे गावात पोहोचल्या फटाके सुरनळ्यांनी जंगी स्वागत झालं रांगोळ्या पाट पकवान आणि पंक्ती झाल्या आणि उजाडता उजाडता लोकमान्य परत महाडा आले हे सगळं फक्त लोकसंग्रहामुळे लोकसंघटनेचं कसब त्यांच्यात विलक्षण होत पुण्यात सुरू झालेला गणपती उत्सव आणि शिवाजी उत्सव हे त्याच प्रमाण आहे गणपती उत्सवाची सुरुवात मुंबई पुण्यात हिंदू मुसलमानांचा दंगा झाला त्यानंतर लगेच सहा आठवड्यात सुरू झाली कारण या दंग समुदाय संघटनेची विलक्षण गरज आहे हे त्यांना प्रकर्षाने जाणवलं गणपती उत्सव हा त्याआधीही पुण्यात साजरा होतच असे पण लोकमान्यांची चतुराई ही की त्यांनी त्या सणाचा सामुदायिक रीतीने लोकांना एकत्र आणण्यासाठी केला त्यातून मेळे गाणी समाज प्रबोधन यासाठी उघडपणे उपयोग केला समाजाला नवीन वळण देण्याच्या या उत्सवाची बैठक बाबा महाराजा वड़ात प्रथम दगडू शेट तरवडे वकील भाउसाहब रंगारी गावड़े पाटिल उत्स्फूर्तपण सात दी धमाक ने हा सण साजरा होसर्जन ही मोटा रंगतदार पद्धति ने मिरवुकी ने हो शिवाजी उत्सव कारण अग्नि बारीक पलक्षण प्रकार अठराशे पंच सर्व कि डोंगर सरकार अख्तियरी रायगढ़ आणि त्या वर्षी महाराजांची समाधीही सरकारच्या ताब्यातच होती सर टेम्पल हे एकदा रायगडावर गेले तिथे त्यांनी महाराजांची भग्नावस्थेतली समाधी इतर सुंदर वास्तू पाहिल्या आणि त्यांची पेन्सिलने चित्र काढून घेतली त्यानंतर क्रॉफर्ड यांना समाधीची डागडुजी करायला सांगितली पण त्यानंतर सात आठ वर्षे त्यावर सरकारने काहीही केलं नाही अठराशे सालच्या वीस एप्रिलला ककेर नावाच्या एका पारशाने प्रतापगड या नावाने एक निबंध वाचला आणि लगेच सर्व डोंगर किल्ले आणि रायगड समाधी यावर केसरीतून लेखमाला येऊ लागले रायगड लोकांच्या मनामनात रुजला त्यातच शिवरायांच्या समाधीच्या डागडूजीसाठी फंडगोळा करण्याचं आवाहन केसरीतून करण्यात आलं हिराबागेत लगेच तीस एप्रिलला मोठी टोलेजंग सभा झाली फंडगोळा होऊ लागला उत्सव साजरा करण्यासाठी सरकारची परवानगी घेण्यात आली पंधरा एप्रिल अठराशे हा रायगडाच्या उत्सवाचा दिवस निश्चित झाला हाने रायगडावर लोकान जों रायगढ़ तीनशे वर्षा नबकी स्वच्छ स्वच्छा उठा पोवाड़े उत्सव कहीं खंड पड़ा नहीं सूरत कांग्रेस अंबालाहन आकला कार्यकर्त्या प्रश्न विचारला फिरोज शाह मेहता नामदार गोखले ट्यक टिवे लोकप्रिय का तर तो मेहता गोखले बंगलूत्या चटई वोपत लोकमान्य पदवी कधी क्या ही इतिहास वेगड़ा है पुण्य दुर्गाबाई जोशी नाव सुशिक्षित बाई हो बायका चातुर्मासाचे नेम करत असत दुर्गाबाईंनी चातुर्मासाचा नेम म्हणून चार महिने इंग्रजी सहावी आणि सातवीच्या मुलांना संस्कृत शिकवण्यासाठी मोफत क्लास सुरू केला त्या शाळेसाठी महादेवशास्त्री ओक यांना नियुक्त केला त्या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी लोकमान्यांना अध्यक्ष म्हणून बोलावण्यात आलं आणि सर्व विद्यार्थ्यांना गीतेची एक एक प्रत बक्षीस म्हणून लोकमान्यांच्या हस्ते वाटण्यात आली त्या दिवशी महादेवशास्त्री लोकांनी आपल्या गौरवपर श्लोकात लोकमान्यांचा लोकमान्य असा पहिल्यांदा उल्लेख केला त्यानंतर एका जाहीर सभेत अण्णासाहेब पटवर्धन यांनी आपल्या जाहीर भाषणातून तो शब्द लोकांपर्यंत पोहोचवला